वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणपन्नासा सीता रडत असलेली पा। पाहून तिथली जी मुनीची मुले होती जे की जेथे उदारांत करण्याचे भगवान वाल्मिकी होते तिकडे धावत गेली मुनींच्या पायानं वंदन करून त्या सर्व मुनिपुत्रांनी तिच्या रडण्याची वार्ता त्याला सांगितली भगवान कोणतरी थोर पुरुषाची लक्ष्मीसारखी दिसणारी पत्नी पुणे कधी न पाहिलेली भ्रमिष्ठ होऊन तरुण वेडेवाकडे करून मोठमोठ्याने रडत आहे भगवान एक श्रेष्ठ घराण्याचे कोणी बाई आकाशातून पडलेल्या देवते सारखी दिसणारी नदीच्या काठी आहे ती तुम्ही कधी येण्याजोगी ती दिसत नाही पण दुःख शोकाने ती निराधार झाल्यासारखी आणि दीन झाली आहे शोकभराने व्याकुळ झालेली सीतेकडे जाऊन मधुरवाणीने आपल्या तेजाने तिला आल्हाद उपजवीत मुनिश्रेष्ठ वाल्मिकी तिला म्हणाले तू दशरथाची सूर रामाची प्रिय पट्टराणी राजा जनकाची कन्याना पतिवृत्ते तुझे स्वागत असो धर्म समाधीमुळे तू आलेली मला समजले होते आणि त्याचे कारणही माझ्या मनाने जाणले होते महाभागे तुझ्या संबंधात काय घडले ते यथातथ्य मला माहीत आहे त्रैलोक्यात जे काही घडते ते सारे मला माहीत होते माझ्या तपोबलाने मिळालेल्या दृष्टीमुळे सीते मी तुला निष्पाप मानतो तू निशंक हो आज तू माझ्या आश्रमात आहेस या माझ्या आश्रमापासून जवळच तापसी स्त्रिया तप करीत आहेत त्या वत् तुला पाडसाप्रमाणे नित्य सांभाळतील हा माझा अर्घ निशंक निश्चिंत हो जणू तू आपल्या हो। घराला आली आहेस असेच समज मनात कसलाही विषाद धरू नकोस मुनीचे हे अत्य अद्भुत असे सांगणे ऐकून सीतेने त्यांच्या पायाना वंदन केले आणि हात जोडून बरे म्हणाले पुण, मुनी पुढे चालले त्यांच्या मागोमाग सीता हात जोडून गेली वैद्यही सह हो, मुनिना येताना पाहून ऋषींच्या स्त्रिया आनंदयुक्त अंतकरणाने त्यांच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या मुनिश्रेष्ठा आपले स्वागत असो फार दिवसाने येणे गेले आम्ही सगळ्याजणी आपल्याला अभिवादन करीत आहोत बोला आम्ही काय करावे रामाची पत्नी, ही सीता ही सीता आली आहे, हिच्याकडे तुम्ही अत्यंत स्नेहाने पहा मी सांगतो म्हणून आणि तिची तशी श्रेष्ठता असल्यामुळे ती, ती विशेषत्वाने तुमच्या सन्मानाला पात्र आहे पुन्हा पुन्हा वैद्य हिला त्यांच्या हाती सोपून ते महायशस्वी महातपस्वी म्हणे शिष्यांच्या बरोबर आपल्या आश्रमाला परत आले उत्तरकांडाचा एकोणपन्नासावा सर्ग समाप्त